श्री देवी भागवत स्कंध पाचवा श्री गणेशाय नमहा श्री महादेवे नमहा श्री गणपतीला रुद्राचे महत्व ऋषी म्हणाले हे सुता सर्व पापांचे नाश करणारे आणि दिव्य असे श्रीकृष्ण चरित्र तू आम्हाला सांगितलेस परंतु वासुदेवाची कथा तू आम्हाला विस्तारपूर्वक न सांगितल्यामुळे आम्हाला फारच संशयी येत आहे की विष्णूचा अवतार वासुदेव याने वनात जाऊन दारुण तप करून शिवाची आराधना केली त्या योगे शिवाने प्रसन्न होऊन श्री कृष्णाला वर दिला सर्वत्र संचार करणारी जगन्माता देवी ही पार्वतीच्या रूपात अवतीर्ण होऊन तिनेही वासुदेवाला वर दिला हे खरेदी पण श्रीकृष्ण हे स्वतः देवच असून सुद्धा त्यांनी शिवपार्वतीची आराधना का केली श्रीकृष्णाला कोणती कमतरता होती हे सुरसन करा तेव्हा हे महर्षी व्यासांकडून मी जे ऐकले आहे ते आता विस्तारपूर्वक तुम्हाला सांगतो ते तुम्ही चित्त देऊन ऐका पूर्वी महाबुद्धी जन्मेजयाने ही कथा व्यासांकडून ऐकल्यावर त्यालाही असाच संभ्रम पडला जन्मेजय म्हणाला हे महर्षे श्रीकृष्णाचे चरित्र आपण मला ऐकवले पण माझ्या मनात संशय निर्माण झाला विष्णुरूप श्रीकृष्णाने शिवाची आराधना केली हे महाश्चर्यच आहे सर्वात्मा सर्वेश्वर सर्व सिद्धीदायक असा जो श्रीहरी त्याने मानवाप्रमाणे पुत्रप्राप्ती करता एवढी महान तपश्चर्या का करावी जगाची निर्मिती पोषण आणि नाश हे करण्यास जो समर्थ आहे त्याने तपश्चर्या केली हे नवलच नाही का व्यास म्हणाले हे राजा तू म्हणतोस ते खरे दैत्यांचा संहार करणारा वासुदेव हा सर्व शक्तिशाली आहे पण त्याने मनुष्य देहाचा आश्रय केल्यामुळे मानवाला योग्य अशी सर्व वर्णाश्रम धर्मासंबंधीची कृत्ये त्यालाही करावी लागली वृद्धांचा आदर गुरुचे पदवंदन ब्राह्मणांची सेवा परमेश्वराची आराधना शोक हर्ष या भावनांचा स्वीकार दैन्य रतिक्रीडा या सर्व गोष्टी केवळ मानवी देह धारण केला म्हणून त्यांना करावे लागल्या हे राजा काम क्रोध लोभ या भावना मनुष्याच्या ठिकाणी पदोपदी संभवतात मानव हा निर्गुणी असणार नाही गांधारी आणि ब्राह्मण यांच्या शापामुळे यादव कुळाचा नाश झाला श्री देहपात घडला त्याच्या स्त्रियांचा अपहार होऊन त्या चारित्रभ्रष्ट झाल्या चोरांवर अस्त्र सोडते वेळी अर्जुनाच्या ठिकाणी अबलत्प प्रकट झाले आणि रुद्ध आणि प्रद्युम्न यांचे घरातून हरण झाले तरीही श्री कृष्णाला अज्ञान राहिले असे का तर भगवंतांनी मानव धारण केल्यामुळे मानव देहाचे सर्व गुणधर्म त्यांच्या ठिकाणी प्राप्त झाले तेव्हा वासुदेवाने केलेल्या शिवा आराधनेबद्दल आश्चर्य का वाटावे शिवदेव हा ही कारण असून तो सुषुप्ति स्थानाधिपती असल्याने विष्णूने त्याचे पूजन केले सर्व देव सुषुप्त चे अंश आहेत म्हणून ते शिवाचे पूजन करतात भगवान ब्रह्मा हा आकार श्री हरी हा उकार आणि भगवान रुद्र मकार असून महेश्वरी देवी ही अर्धमात्र आहे ब्रह्मदेवाच्या मुखापासून केवळ वरदाना करता निर्माण झालेला मूळ रुद्राचा अंश जो दुसरा रुद्र तो सुद्धा अत्यंत पूजनीय आहे शिवाय देवी तत्वाचे सानिध्या असल्याने शिवाच्या उत्पत्ती स्थिती लय करीत असते ती देवी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना नेहमी उत्पन्न करीत राहते अशा वेगवेगळ्या अवतार प्रसंगी केवळ देह धारण करीत असल्याने त्यांना दुःख जेरी सांगतात प्रत्यक्ष बंदिवासातून गोकुळापर्यंत श्रीकृष्णाची ही देवीनेच योजली होती तिनेच त्याचे नंदाच्या घरी रक्षण केले आणि मथुरेतही पोहोचविले वास्तविक मनातून भयभीत झालेल्या श्रीकृष्णाला द्वारकेला नेण्याची देवीनेच प्रेरणा दिली स्वतःच्या अंशातून अष्टनायिका निर्माण केल्या आणि सोळा हजार उत्पन्न करून श्रीकृष्णाला या सर्वांच्या विलासात मग केले केवळ के सत्यभामेवरील निमित्त करून शिशुपालाचा पराजय केला रुक्मिणीचे हरण केले तिचा धर्मपत्नी म्हणून स्वीकार केला तात्पर्य प्राणी अहंकाराधीन असल्याने सर्व प्रकारचे शुभाशुभकर्मे करतो अहंकाराने उत्पन्न झालेल्या मोहजाला हो तो पूर्णपणे कर्मापासून मुक्त होतो थोडक्यात अहंकारापासून अलिप्त हो असलेला पुरुष मुक्त होय अहंकाराधीन असलेला पुरुष बद्ध होय नारी धन गृह पुत्र सहोदर मानव प्राण्यांची प्रत्यक्ष बंधने नाहीत तर अहंकार हेच प्रमुख बंधन आहे मी करता मी बलाढ्य मीच केले मीच ही करीन अशा प्रकारे प्राणी अहंकारबद्ध असतो जसे मातीच्या गोळ्याशिवाय घट उत्पन्न होत नाही तसे कारणाशिवाय कार्य संभवत नाही स्वत विष्णू अहंकाराने बद्ध असल्यानेच विश्वाचे पालन करीत आहे म्हणूनच तर तो सदा सर्व काळ चिंता समुद्रात मग्न होऊन राहिला आहे जर पुरुष अहंकारमुक्त झाला असता तर त्याचे अंतकरण शुद्ध झाले असते अवतारुपी प्रवाहामध्ये तो गटाळ्या खात राहिला नसता म्हणून अहंकार हेच मोहाचे मूळ आहे संसाराची उत्पत्तीही त्यापासूनच आहे अहंकारमुक्त पुरुषाला मोह आणि संसार नाही ब्रह्मा विष्णू महेश यांच्या ठिकाणी सात्विक राजस आणि तामस अशा तीन प्रकारचा अहंकार आहे तत्व मुनींच्या मते ब्रह्मा विष्णू महेश हे या तीन प्रकारच्या अहंकाराने बद्ध आहेत विष्णू स्वेच्छेने अनेक अवतार धारण करीत असतो असे मायेने मोहित झालेले मूळ पंडित म्हणतात वास्तविक दुःखमय आणि संकट असलेल्या गर्भवासाची इच्छा समंजस पुरुषाला होत नाही मग भगवान विष्णूला का बरे होणार कौशल्यच्या आणि देवकीच्या विष्ठ आणि मूत्रयुक्त गर्भाशयामध्ये मधुसूदन स्वच्छेने का गेला असा त्यांना प्रश्न पडतो वैकुंठ सोडून दुःखदायक आणि विषतुल्य अशा चिंताग्रस्त स्थान असलेल्या गर्भवासामध्ये वास्तव्य करण्यात कोणते सुख आहे सामान्य लोक देखील तपश्चर्या आणि ऋतू करून अनेक दाने देतात आणि दुःखदायक गर्भवासातून मुक्त होण्याची इच्छा करतात मग स्वतंत्र असलेल्या भगवान विष्णूला गर्भवास कसा प्रिय झाला देव मानव हे योगमायेच्या आधीन आहेत ब्रह्मा विष्णु, शिव हे देव देखील मायेच्या दावणीत जखडले आहेत कोळ्याप्रमाणे ते अगदी लिलया भ्रमण करतात आणि बद्ध होतात अध्याय पहिला समाप्त